नमस्कार देवगंधर्व गायनाचार्य कैलासवासी भास्कर बखले यांच्या स्मृती जागवण्यासाठी देवगंधर्व पेजनी सुरू केलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज वाचन करते आहे केशवराव भोळे यांच्या अस्थायी या ग्रंथातल्या भास्कर बुवांची विलंबित गायकी या लेखाचं वाचन प्रकाशन मौज प्रकाशन गृह भास्कर बुवची विलंबित गायकी भास्कर बुवांची गायकी आज तंतोतंत कोण गातो हा प्रश्न नेहमी विचारला जातो त्यांची विलंबित गायकी त्यांचे शिष्य बर्वेबुआवा आणि शिष्या ताराबाई शिरोडकर गात असत पण आज आजही दोघेही हयात नाहीत म्हणूनच त्यांची भरघोस मुरलेली कसदार बिलंपत त्यांची त्यांच्याबरोबरच गेली असे म्हणणे प्राप्त आहे त्यांच्या तयारीच्या गायनाची छाप मास्टर कृष्णरावांच्या गायनावर जेव्हा ते बुवांनी शिकवलेला चिजा गातात तेव्हा दिसून येते आजच्या काळात मला भास्कर बुवांची उणीव भासण्याचे कारण म्हणजे हेच विलंबित लयीचे गायन होय वयोवृद्ध झालेल्या कलावंतांसंबंधाने मला काहीच म्हणायचं नाही परंतु उत्तम विलंबत करणारे मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारखे एखाद दुसरेच प्रौढ गायक आज आपल्यात आहेत भास्कर बुवच्या या वैशिष्ट्याबद्दलच थोडे विस्ताराने लिहिणे त्यांच्या मी ऐकलेल्या एका मैफलीचे वर्णन करणे हे त्या पायाभूत गायनाच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने मला महत्वाचे व वा अगत्याचेही वाटत आहे बुवासाहेबांचे गायन मी या मुंबईतच चार वर्षे खूप ऐकले संधी मिळेल तेव्हा अनेक अडचणी दूर सारून अभ्यासाची पुस्तके पुष्कळदा दूर लोटून मी त्यांची बैफल ऐकायला मित्रांसमवेत धावनो आहे बुवांचे गाणे ऐकण्याच्या निमित्ताने तेव्हा आम्हा ऐकणाऱ्यांचा एक कम्पोज तयार झाला होता म्हणाना त्याकाळी मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी गाण्या वाजविण्याचे फार शौकीन म्हणून प्रसिद्ध असत आजची परिस्थिती मला माहित नाही या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ही परंपरा फार जुनी असून तीच आम्ही एकोणीसशे सतरा सालापासून एकोणीसशे वीस सालापर्यंत पुढे चालविली असल्यास नवल कसले मेडिकलचे विद्यार्थी म्हटले की कुठल्याही खासगी अगर सार्वजनिक मैफलीत आमचा सहज प्रवेश होत असे हा या परंपरेचा एक प्रसादच म्हणायचा हा प्रसाद शिरी धारण करून आमचा हा कंपू शास्त्री हॉल ब्राह्मण सभा पेंडसेवाडी गांधर्व महाविद्यालयाचा हॉल इत्यादी बुवांच्या गाण्याचे ठराविक ठिकाणे गाठून हक्काने बेधडक आत शिरत असे आणि बुवांशी नजर वळताच या मंडळी या त्यांच्या ठरलेल्या प्रेमळ स्वागताने मैफलीची आघाडी काबीज करीत असे आमच्या या कंपूची ओळख मुंबईकरांना बुवांच्या या स्वागताच्या ललकारीने चांगलीच झाली होती हे त्यांचीच कृपा आमच्या त्या कंपू कंपूमध्ये मुंबईतील आजचे अग्रेसर नेत्रवैद्य डॉक्टर वसंतराव चिटणीस खान्देशातील प्रख्यात शस्त्रवैद्य नानासाहेब म्हैसकर महाबळेश्वरचे डॉक्टर सदुभाऊ आपटे आणि वराडातील कैलासवासे डॉक्टर बापूसाहेब म्हैसाळकर होते बुवासाहेबांनी आमच्या नावांची कधी चौकशी केली नसली तरी त्यांची पुढील मैफल विशेषत गणेशोत्सवातली कुठे आहे याची पत्त्यासह बिनचूक माहिती द्यायला मात्र ते त्या चार वर्षात सहसा कधी विसरले नाहीत पण बुवासाहेब आमची ओळख नसताना आत कसे शिरायचे अशी अडचण आम्ही मांडली की लगेच ओळखीची जरूर नाही वे आधी दारा बाहर उभे आणि मी आलो कि आज शिराच हा ही मंत्री आमला कुछ का संबंध न बुआने दाखवेली आपुलकी पहुन आम धन्यता वाटे भास्कर बुआ गाने ऐकने मी प्रथम कैलासवासी वजे बुआ मरहूम रहीमत खां अब्दुल करीम खां पलुस्कर बुआ हैदराबादचे बशीर खा केशवराव भोसले सवाई गंधर्व यांच्या अनेक मैफली ऐकल्या होत्या वझेबुआ तर आमच्या गावीच वर्षभर तळ देऊन होते मौला बक्ष खाचे शिष्य नामदेव बुआ आमच्या गावीच असत मी त्यांच्याकडे सारे गमचे धडे घेतले होते आणि त्यांचे शिष्य हायस्कुलात मॅट्रिकच्या वर्गापर्यंत माझ्याबरोबरच शिकत होते त्यामुळे प्रचलित रागांच्या प्रख्यात चीजा व त्यांचे जाण्या येण्याचे नियम आम्हाला माहित होते एकोणीसशे चौदा साली गंधर्व नाटक मंडळीचा मुक्काम आमच्या गावी होता आणि भास्कर बुवाही तिथे त्या मुक्कामात आले असताना त्यांचे गाणे एका परिचित स्नेहाच्या घरी झाले तीच त्यांची पहिली मैफल मी ऐकली मैफलीत नामदेव बुवा उपस्थित होतेच आम्ही बडोद्यास असतानाच बुवा फैज मोहम्मद खान शिकत होते अशी माहिती त्यांनी मला दिली मैफलीत बुव माझा फारसा अपेक्षा भंग झाला नाही उलट बुवा या पदवीला शंभर शोभेल अशीच त्यांची आंगलट दिसली बुवच्या हसऱ्या चेहऱ्याने भारदस्त वागणुकीमुळे माझ्या मनावर फारच चांगला परिणाम झाला आणि मैफल संपेपर्यंत तो कायम राहिला स्वराचे के ही मोठी खेच असो किती ही आवर्तनांची फिरत असो बुवांची ती हसरी मुद्रा वेडीवाकडी झाली नाही डोक्यावरील रुमालाचा काठ कधी ढळला नाही किंवा खांद्यावरील पांढरे स्वच्छ जरी काठी उपरणे खाली उतरले नाही बुवांच्या पूर्वी ऐकलेल्या रहिमत खानना गाताना कधीही कष्ट झालेले पाहिले नाहीत तरी हा मनुष्य या जगातला नाही असे पूर्ण अलिप्ततेचे त्यांचे ध्यान दिसे वझेबुआांचा तो उग्र चेहरा आणि आवाजाचा तो प्रचंड झोत कानात घुसला की त्यांच्याबद्दल दराराच वाटे अब्दुल करीम खानचे मोहक गाणे आम्हाला गुंगवून टाके पण हा गवई नीट खात पित नसावा असे वाटे केशवराव भोसले इतके जोरदार आणि ताकदीने गात की त्यांचे डोळे इंगळासारखे लाल होत आणि समोर बसलो तर त्यांच्या हाताच्या पट्ट्याचा एखादा फटका आपल्याला बसेल काय अशी आम्हाला भीती वाटे फक्त पलुस्कर बुवनी आपल्या मधुरवाणीने आणि प्रसन्न मुद्रेने आम्हाला आपलेसे केले होते त्यांच्यानंतर गवयाने असा मोहक झोक आणि प्रसन्न डौल मैफलीत कसा राखायचा हे भास्कर बुवनी मला पटवले बुआसाहेबांच्या मृत्यूनंतर हा डौल मला फैयाज खांमध्ये दिसला फयाज खाच्या मैफलीत मला बुवांचे याच कारणांनी आठवण येई श्रोत्यांच्या दृष्टीने भारदस्तपणाला या डौलाला या सुहास्य वदनाला मैफलीत फार महत्व आहे सुंदर गायनाला सुंदर आणि प्रसन्न व्यक्तिदर्शनाची जोड गायकाने दिली तर प्रथम दर्शनेच मैफल आपलीशी करता येते गायक श्रोत्यांमध्ये हा आपलेपणा निर्माण करणे ही गायन परिणामकारक करण्याची पहिली पायरी आहे आणि बुवांसारखे कलावंत ही पायरी कधीच गाळत नसत त्यामुळे प्रत्येक श्रोत्याला वाटते की गवई खास आपल्याकरताच गातो आहे बुवांच्या अनेक मैफली अनेक स्थळी निरनिराळ्या प्रकारच्या व दर्जाच्या श्रोत्यांमध्ये मी ऐकल्या पण बुवा आपला हा थाट कधीही विसरले नाहीत त्यामुळे त्यांची मैफलही कधी पडलेली मी ऐकली नाही पाहिली नाही या विषयावर मित्रमंडळीमध्ये कधी चर्चा चालली म्हणजे बुवांचेच गवयाच्या वागणुकीबद्दलचे हे कधी शिकवून येत नाही हे ज्याचे त्यालाच हे उद्गार मला नेहमी आठवतात त्या रात्री मैफलीत मध्यभागे काळा पारशी फॅशनचा कोट घातलेली डोक्यावर जरी काठी रुमाल अंगावर शुभ्र जरी काठी उपरणे घेतलेली बुवांची मूर्ती बसलेली दिसली समोर चांदीच्या मुठीची काठी आडवी ठेवलेली बुवच्या मागे उजव्या हाताला बालगंधर्व आणि डाव्या हाताला वामन मूर्ती मास्तर कृष्णराव तंबोरे छडीत बसलेले बुवांच्या समोर उजव्या हाताला दादा लाडू तबला स्वरात मिळवित होते डाव्या हाताला पेटीवर राजाराम बापू कडू बसलेले बुवांचे लक्ष तबल्याकडे होते शेवटी तबला जमलेला पाहिल्यावर वा छान आसे उद्गार दादांक सस्मित पाहून आणि पुआर आकाराने आपल्या गड़ाचार स्वर मिल जरा वे तीव्र निशादा ते ने उतरले स्वरा खेच कर मंद्रपंचर ते मुक्काम के मंद्रपंच पुन्हा तीव्र निषादावर येऊन त्यांचा गळा षड्जात येऊन मिळाला अगदी एका दमात या स्वरीकरणामुळे त्यांच्या कमावलेल्या सुरेल कसदार आवाजाचे आणि भरपूर दमश्वासाची कल्पना येऊन कान भरल्यासारखे वाटले आम्ही ऐकलेल्या स्वरांच्या या विलंबित खेचीने बुवा आता बहुतेक बिहा गाणार असे मनात येते न येते तोच कैसे सुख सोवे ही बिहागाची अस्थायी मोठ्या ढंगदार शब्दोच्चारात त्यांनी सुरू केली आणि अपेक्षापूर्तीचा आनंद मलाच काय पण संबंध मैफलीला त्यांनी दिला त्या काळी त्या समयाला मैफलीची सुरुवात बहुशहा बिहागाने होत असे हे जरी मान्य केले तरी बुवांचे स्वरांचे दर्जे इतके रागवाचक असत कि ते ऐकताच ते काय गाणार याचा पहिला ते अंदाज देत असत लोकांना गोंधळात पाडून त्यांचा अपेक्षा भंग करण्याचे अजब कसब बुव साध्य केलेच नव्हते मघार सांगितलेले स्वर गाऊन त्यांना शंकराच्या ही सुरवात करता आली असती बिहागा हमीर गाऊन ते शंकरा गायलेही पण तोच मघाच्या स्वरांचा आरोह अवरोह बुवा शंकरा गाणार असे त्यावेळी आपसुखत जाहीर करता झाला त्यावेळी ते स्वर बिहागाची आभरणे टाकून शंकराची वस्त्रे धारण करून आले होते म्हणून त्यांचे स्वरूप बदललेले दिसले बुव पाहून मला तेव्हा तर विस्मय वाटलाच पण नंतर मुंबईतील त्यांच्या मी ऐकलेल्या सर्व मैफलीतून त्यांच्या ह्या वैशिष्ट्याकडे मी अभ्यासपूर्ण नजरेने पाहून त्याचा सतत पडताळा ला घेऊ लागलो तेव्हा त्यांच्या विलंबित गायनाचे हे खास वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे असाच अनुभव मला येत गेला बुवासाहेबांच्या गळ्यातून जेवढे राग मी वारंवार ऐकले त्यांच्या विलंबित लयेतील दर्जेदार स्वरांचा माझ्या कानावर आणि मनावर इतका पक्का संस्कार झाला आहे की इतर गायकांचे तेच राग ऐकताना माझे मन नकळत बुवच्या त्या ठरलेल्या दर्जेदार स्वरांच्या कसावर त्या नवगायकांचे स्वर घासून त्यांचा दर्जा तपासून घेत असे नंतर बुवविषयीच्या मिळालेल्या माहितीवरून कळले की त्यांचे पहिले गुरु फैज मोहम्मद खान यांनी त्यांना बिलंपतीच्या गाण्याची अगदी जी खास तालीम दिली तिचे हे फळ आहे बुवाने दोन तीन वेळा विलंबित लयीमध्ये कैसे सुख या चिजेचा नुसता अस्थायी अंतराच ऐकवला लय खरोखर विलंबित या शब्दाचा अर्थाला धरून होती। अस्थायी अंतऱ्याची बर्दीश ढंग बंदिश ढंगदार होते तो म्हणताना स्वरांच्या त्या त्या जागा तालाचा त्या त्या ठराविक मात्रांना लागूनच अगदी नेमक्या तशाच यायच्या त्यांचा क्रम त्यांचा ढंग कधीच बदलला नाही हे ही मला दिसले ही घराण्याची पक्की तालीम अगदी घोटीव हिलाच नायकी म्हणतात बुवांचे भूप बिहाग शंकरा हमीर कामोद केदार बागेश्री मालकंस बसंत बहार हिंडोल सोहनी आसावरी जौनपुरी देशकार, देशी तोडी या रागातील आस्थाई अंतरे आम्हा श्रोत्यांना पाठही झाले होते ते या अबाधित शिस्तवार गायनामुळे आस्थाई अंतरा शिस्तवार दोन तीन वेळा गायल्यावर बुवा मध्यषड्जावर कायम झाले एक एकसारखा अढळ भरून त्यांनी आम्हाला हा आमचा मूळचा स्वर यात आम्ही गाणार म्हणून तो आमच्या कानावर ठसवला आणि स्वतःवरही या षड्जाशी मी घेत असलेले बिहागाचे बाकीचे सगळे स्वर आपापल्या दर्जाप्रमाणे लागतात की नाही ते पहा हे हेही त्यांनी आम्हाला जणू काय सुचवले षड्जावरून पुन्हा मंद्र निषाद तेथून मंद्र पंचमावर जास्त मुक्काम टाकून त्यावरून पुन्हा निषाद आणि निषादावरून घर्षणाने सा वर जाऊन ते साशी एकरूप होत एकरूप झाल्यावर तोच सा जास्त भरदार वजनदार लावीत ह्याप्रमाणेच मध्य मध्यमावरून मध्य पंचमाशी ते एकरूप होत व मध्यषादा याच धाटणीने ते मिळत या क्रिया दमदार श्वासाने ते इतक्या सुंदर व सहज करीत कि ते स्वरावर कायम झाले म्हणजे विलक्षण आनंद वाटे आजच्या काळात या महत्वाच्या विलंबित गायनाच्या क्रिया पुष्कळशा गायकांना माहितच नसाव्यात असा अनुभव येतो पुष्कळदा हे क्रिया ते घाईने करतात किंवा निषादावर त्यांचा दम सुटून दुसऱ्या श्वासाने ते सावर कष्टाने येतात त्यामुळे या क्रियेतील स्वरांचा कस दिसत नाही या क्रियेचे सौंदर्य उत्पन्न होत नाही व विलंपत गायनाचे वजनही येत नाही कधी एकदाचा तानेला नाही तर ता बोलताना हात घालीन असे त्यांना होते हे बुजुर्ग श्रोत्यांच्या नेहमी अनुभवाला येते तरुण गायकांना तयार गायनाचा मोह आवरत नाही हा त्यांचा तारुण्य सुलभ उत्साह मला समजतो पण ताणक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी विलंबित गायनातील या सौंदर्याला का झटकून टाकावे हे मला समझत नाही मघा सांगितल्या प नि सा ग सा या रागवाचक तुकड्याला वारंवार घोळवून बुवांनी अनपेक्षितपणे प नि सा म ग सा हा स्वर समूह मधच घेतला आणि त्यातील कोमल मध्यमाला नागाच्या फणीप्रमाणे डवलाने उभारून मैफलीचे त्याकडे लक्ष वेधले हाच तुकडा निरनिराळ्या रचनेने अनुक्रमाने व रंगाने एका दमात घेऊन शिजेचा मुखडा म्हणून समेवर ते मैफलीचे वाहवा घेऊ लागले मध्य मध्यमावरून मंद्र मध्यमा मध्यमापर्यंत खाली जाऊन तेथून पुन्हा मध्य मध्यमाला स्वरीकरणात दाखल करून दोघांचे नाते स्पष्ट करीत नंतर मध्यमावरून अखंडपणे पंचमावर ते स्थिर झाले पंचमावरून मागे फिरून मंद्र पंचमावर याच नात्याने स्थिर होऊन मंत्रसप्तकातील गंधारापासून ग म पनी सा ग म प हा स्वरसमूह घसित अंगाने गाऊन ते पंचमावर पुन्हा स्थिर झाले तेव्हा तर जाणते श्रोते बुवांच्या या रूपी खोल समुद्रात जाऊन भरदार आणि तेजस्वी स्वर मौक्तिक मलेला अचानक वर घेऊन येणाऱ्या पाणबुड्याला शोभेल अशा कसबावर खुश होत वा बुवासाहेब ही जागा काय खूपसुरत बांधलीत असा बेहाग आजच ऐकून राहिलो आहोत असे प्रशंसेचे बोल अस्सल बराडी बोलीत निघू लागले स्वरांशी स्वरातून सावकाश खेच करीत रागाचे मध्य मध्यसप्तकातील एकेकाहून वरील उंचीने स्वर क्रमाक्रमाने दाखल करीत त्यांनी बिलंपतीने आस्ताईचा पाया भरला मैफल धुंद होत चालली मधून मधून पंचमावर ज पंचमांवर मुक्काम टाकायला ते विसरत नसत तसेच प नि सा म ग सा या राग स्वर समुदायाचा जबाबादाखल वारंवार उच्चार करून पंचमा पंचमाभोवती दोन्ही मध्यमांशी लगाई करीत त्या नाजूक क्रीडे मजा स्वतः घेत आणि श्रोत्यांनाही त्यात ते रंगवून सोडित होते दोन मध्यमांपैकी कधी कोमलाला बहुत्व व तीव्राला अल्पत्व तर कधी तीव्राला बहुत्व व कोमलाला अल्पत्व देऊन ते गांधारावर स्थिर होत आणि म ग सा ही स्वरांची खेच करून शिजेते तोंड घेऊन समेवर उतरत षड्जापासून दूर जाऊन बऱ्याच वेळाने ते पुन्हा सा वर एका श्वासात स्वीकरण करून परत येत तेव्हा दूरचा प्रवास आटोपून स्वगृही परत आल्याचा परमानंद ते मैफलीला देत विलंपत गायनाचे हे सौख्य व हा आनंद नितांत सुखदायक आहे असे कोण म्हणणार नाही हे सावकाश स्वरीकरण अर्थात लयीच्या अंगानेच चालले होते त्या चिजांचे बोल ठरलेल्या लयीला सोडून मागे पुढे होणे तालाची जागा हुकते म्हणून गडबडीने शब्दांशी कुतरओढ करणे असले बेलय प्रकार बुवांच्या हिशेबी व दमदार गायकीमध्ये अस्थायी भरण्यात कधीच दिसले नाहीत मध्य वरून निषादावरून तारष्जाला मिळण्यापूर्वी आता ते साला चिकटणार असे वाटते न वाटते तोच हुलकावणी देऊन ते मध्य गंधारावर अवरोह हो करून पुन्हा गमपणे हा तुकडा घेऊन निषादावर थांबून साल मिळणार अशी अपेक्षा निर्माण करीत पण परत अवरोह करून मध्यज्जाला येऊन मिळत आणि पनी हा स्वर समूह घेऊन पुन्हा निषादावर धावून मूळचा सवाल वाढवेत पुन्हा निषादावर अवरोह करून मंद्र पंचमावर उतरत व तेथून प नि सा गी हा स्वर समूह घेऊन निषादातून तारष्जाला खुबिने मिळून तेथे मुक्काम करून अपेक्षापूर्तीचा आनंद श्रोत्यांना देत फैयासखाचा अपवाद सोडल्यास आज विलंबित गायनाचा मागमुसही राहिला नाही हे एक कटु सत्य होय थोड़ा वर्षांपूर्वी पुणे भारत गायन समाज मध्य पैयाज खानी एक मंगल साय का पूर्वी राघिनी नोम तोम चालू आपगे गाँव तरुण शिष्याला अजी हम तो घंटो सुर पर जमके रहते हैं और तुम फौरन ही तान पर क्यों आते हो अज्ञा स्मरण बुवांची खोल स्वरांची खेच युक्त लागल्यावर बुवांनी अंतऱ्याचे बोल म्हणून अंतरा भरण्यास सुरुवात केली मध्य सप्तकातील पंचमापासून तार सप्तकातील गंधार स्पष्टपणे विना कष्ट लावून ते तार तारष्जावर पुन्हा कायम होत तारष्जावरून पुन्हा खाली मंत्र मध्य सप्तकात उतरून पुन्हा आरोह करून तार गांधारावर मुक्काम करून ते घसिटीने तारष्जाला येऊन मिळत मध्य मंत्र तार सप्तकातील विलंबत स्वरीकरण करत कर असता तार मध्यम अचानकपणे पुन्हा ते सावर आले, सा तर मैफलीला छत उभारल्याचा अस्थायी अंत्या बहुत अच्छा या प्रशंसोदार मुक्त कंठाने श्रोते खैरत करू लगे अंतरा पुरा भर लिया चिजे ची अस्थायी ढंगाने बुआ आलापीला सुरुआत विलंपतीचे स्वर समूह आलापात रूपांतर पावू लागले एखादा आलाप घेत घेत आणून ठेवून त्यांनी सवाल करावा आणि दुसरा आलाप षड्जावर आणून त्याचा जबाब द्यावा आलापांची लय प्रथम निम्मी मग बरोबरीची नंतर ठेक्याच्या दुप्पट चौपट करून त्या लयक्रीडेत श्रोत्यांना रमवावे तर कधी आड लयीच्या भोवऱ्यात श्रोत्यांना अडकवून नंतर त्यांना पुन्हा सरळ लयत आणून गम्मत करून तबलजीला हे साथीचे सुख द्यावे असे रंगतीचे प्रकार बुव सुरू केले आलापदारी संपल्यानंतर ठेक्याची लय दुप्पट वाढवण्याचा इशारा तबलियाला देऊन त्या लयत बुवा बोल उपज करू लागले निरनिराळ्या मात्रेवरून उठाव करून बोल उपज करून त्यांनी लिलया समेवर उतरून वाहवा घ्यावी अशा ढंगदार बोल उपजेला समांतर जाणारा त्याच ढंगाचा बोल तबलिया बांधू लागून बुवांच्या बरोबरीने तीन धा घेऊन समेवर आला तर विशेषच रंगत भरत असे आणि अशा वेळी बुवा आपला बोल पुरा झाल्याबरोबर मास्तरांना बढ म्हणून इशारा देत मास्तरांचा बोल मजेने ऐकत असताना बोल उपजेचा शेवट येताच अर्ध्या मात्रेची सुरकन जागा घेऊन त्यांच्या बरोबरच तोंड घेऊन समेवर येत आणि दुसरी उपज त्याच दमात लयीच्या निराळ्या अंगाने करीत या बोल उपजांधे अस्थाई सर्व बोला अर्थपूर्ण उच्चार हो बुआ दुसरे वैशिष्ट शब्दोच्चारुतर ओढ़ कर भलत्या जागी अर्थाच अनर्थ होीति तुकड़े पाड़े अले सौंदर्यहीन प्रकार बुआ करीत न्याम सुंदर कैसे सुख सोवे या बोला श्रीकृष्णाच्या सुखमय निद्रेचे वर्णन स्वरालापांनी बोल उपजांनी तितक्याच रसिक व स्नेहपूर्ण मनाने करावे आणि श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर श्रीकृष्णाचे ते मोहक चित्र विहाग रागाच्या स्वरातील रंगसंगतीने रंगवून उभे करावे बोल स्वरांनी नटवून म्हणण्याचे त्यांचे हे कसब मला मैफलीच्या सुरुवातीपासूनच दिसत होते पर त्यात बोल उपजा मध्ये विविध उपजाइल बुआ सफाई ने दाखी होते हिंदी यथार्थ ज्ञान वाषेल शब्दोच्चारा चा खास हिंदुस्थाढ़ुआ हासिल केिजांचा अर्थ स्वतंत्र गात असताना त्यातील अर्थसौंदर्याचा व रसास्वादाचा गोडवा स्वतः चाखून मैफलीत तो श्रोत्यांनाही चाखायला देण्याची रसिकता अंगी होती बुवा किर्लोस्कर कंपनीमध्येही कैकयीची भूमिका करीत त्यातही रेखीव ठसकेदार व सार्थ शब्दोच्चारांची संथा देऊनच बुवनी भुवांना देवल मास्तरांनी ती भूमिका शिकवली होती देवल मास्तर स्वत उत्तम नट असल्यामुळे भावनापूर्ण वाणीचा उपयोग नाट्याविष्काराकरिता रंगभूमीवर कसा करायचा याचं शिक्षण ते आपल्याकडे शिकणाऱ्या नटांना फारच कसोशीने व आस्थेने देत असत आज ही नटवर्य गणपतराव बोडस भूमिका पहता बारकाईने दि गए भास्कर देवल मास्तरांचा संस्कार पूर्णपने होता कीर्तनकारर्तन संगीत शिकता नहीं अ संस्कार हे बुव चरित्र माहीत असणाऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही कंपनी सोडल्यावरही फैज मोहम्मद खान सारख्या सौंदर्य पूजकाजवळ बुवांचे शिक्षण झाले असताना शब्दोच्चारांचा रेखीवपणा व स्पष्टपणा जास्त सफाईने होत असल्यास नवल कसले आणि त्याही पुढे आग्रेवाले नथनखा साहेबांच्या लयकारी व ढंगदार गाण्याच्या शिक्षणात बोल उपजेत व बोल तानेत तेच बोल लयीच्या निरनिराळ्या वळणातून ठुमकत मुरडत मुखावाटे बाहेर पडत असल्याने दुधात साखर पडल्याचा आनंद बुवांना होत असेल मूळच्या शिक्षणाच्या सुसंस्कारांचे संवर्धन करणारे एकाहून एक सरस असे फैज महम्मद खान नत्थन खान यांच्यासारखे गुरु भास्कर बुवांना लाभले हा महान योगायोक्त खराच पण त्या शिक्षणाचे चीज करण्याचे कष्ट बुवांनी घेऊन गुरूंच्या तालमीचे सार्थकही केले दैवायत्ताला बुवनी मदायत्ताची जोड दिली यातच त्यांचा पुरुषार्थ सिद्ध झाला नाहीतर दैव देते आणि कर्म घालविते अशी विचित्र परिस्थिती आपण पाहतोच बुवासाहेबांनी बोल उपजांची गम्मत करीत करीत हळूहळू तानांना सुरुवात केली ताना, के ताना प्रथम लहान स्वरूपाच्या आणि हळूहळू जास्त मोठ्या होत होत चक्रदार होऊ लागल्या पुन्हा एकदा अंतरा सुरू करून त्यांनी मंत्र मध्य तार तारसप्तकात तानांचा संचार केला आणि तानांचा पाऊस पाडू लागले चक्रदार ताने मध्ये मधून मधून बोल गुंफून ते तार षड्जावर थांबत पुन्हा फिरतीला सुरुवात करून आकार उकार इकारात ताना घेत ते समेवर चटकन येऊन पडत मास्तर कृष्णराव हे आपल्या चपळ गळ्याने गुरुप्रमाणेच तानांचे सट्टे घेऊन त्यांना हुरूप देण्याचा प्रयत्न करीत होते बुवांचे जोरकस फिरत तर मास्तरांची बारीक आवाजाचे स्वच्छ अन चपळ हरकतीयुक्त ताण मास्तरांची फिरत मधूनच पकडून तिची कल्पना वाढवून बुवा पुरी करीत तर मास्तर पुन्हा दुसरा सवाल टाकीत त्याचा जबाब सहज लिहिले नेत देत देत मागे पाहून घे जबाब म्हणून मास्तरांना बुवा प्रोत्साहन देत शिष्यांचे अशी हे सवाल तान बाजी मैफलीत रंग भरून तिला उत्साहित करीत होती विचारे बालगंधर्व मात्र षटज पंचम देण्यापलीकडे काही करत नव्हते एवढ्यात भास्कर बुवाने लंगार धीट मग मग रोकत है ही त्रितालातली चीज मोठ्या नजाकतीने म्हणायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सार्थ व ढंगदार शब्दोच्चारांची फेक सुरू झाली निरनिराळ्या जागी शिजेचे तोंड सुरू करून काही बोलांचे त्रिवार उच्चार करून तर कधी काही बोल दुप्पटीत म्हणून चटकन समेवर येऊन ते वाहवा घेत पुना बोल उपज, तैरी फेटू लगे सर्व श्रोत्या चित्तवृत्ति उल्लित को मां वाल धरू लगले का लई बरबर डोलू लगले, लगले। बुआ सर्वान अपने कड़े खेचुन घेन पानी तबके सीगारेट ऐसी पाकिटे विसरा फैज मोहम्मद खाच्या बिलंपतीच्या छतावर आता नत्थन खाच्या तयारीच्या लयकारी गायनाची सुंदर वेलबुट्टी बुवा काढू लागले सुरू केलेली उपज एका दमात शिजेच्या तोंडासह समेवर येऊन आदळले तान्याच्या या फेकीत घड्याळाचा काटा तासाच्या पलीकडे फेकला गेल्याचे कोणालाही कळले नाहीत जोशात तबल्यावर ठेवून, चीज बंद करून, वा, वा, बहुत वर्षाव मैफली तास तास तरहे रंगविता येतो हे आम्हाला पहिल्याने बुवांनीच गाऊन पटवून दिले त्याच वातावरणात हमीर आणि शंकरासारखे चढ्या रंगतीचे राग गाऊन नंतर कॉफी पान करिता बुआ उठले को श्रोत्या पान तंबाकू सिगरेट की आठवन जा बुआ मैफलीग निवड़ी गाने चढ़े पड़े पुन्हा चढ़े असे अभी नहीं मध्यंतरापर्यंत ते चढतच जाई आणि नंतरही पुन्हा चढत जाऊनच ते बंद होईल हे धोरण फारच थोड्या कलावंतांना मुळात असते किंवा अनुभवाने साधते परंतु मैफलीला खुश करायला निघालेल्या भास्कर बुवांना ते मुळातच माहीत होते त्यातूनही श्रोत्यांवर त्यांची नजर सारखी फिरे आणि त्यांच्या चित्तवृत्तींचा अंदाज घेऊनच ते चिजेची काल मर्यादा कालमर्यादाही ठरवीत बुव हे कसब त्यांच्या इतकेच प्रकर्षाने फैयाजखानात साधल्याचे मला आढळले या दोघाही कलावंतांचे धोरण अगदी मामुली म्हणून आता रगणलेले राग गाऊन श्रोत्यांना खुश करण्याचे असे व असते श्रोत्यांना थक्क करणे विकट राग गाऊन त्यांना गोंधळात टाकणे मालश्री सावणी कल्याणासारखे नीरस राग तासन तास पिसून श्रोत्यांवर सुस्तीचे पांघरून टाकणे असले अजब कसव या दोघात नव्हते आणि नाही हा कलेचा हेतुचा आणि श्रोत्यांच्या धीर धरण्याच्या ताकदीच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे श्रोत्यांशी समरस होणारा कलावंत हे तारतम्य लवकर हस्तगत करू शकतो श्रोत्यांविषयी बेपरवा राहणारा गायक शेवटी स्वतःच गायक आणि स्वतःच श्रोता या केविलवाण्या स्थितिला जाऊन पोचतो हे बोवांना माहित होते कीर्तन नाटक आणि नंतर मैफलीपर्यंत श्रोता कसा आणि किती प्रकारचा असतो याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभवच होता बुवांचे वृत्ती रसिली होती एकांगी आत्मनिष्ठ नव्हती करतात तिचे कौतुक तेच करतात आणि कदरही तेच करतात खरा कलावंत त्यांची उपेक्षा तर करीत नाहीच पण कद्रदान हमारे गुलाम या हिंदुस्थानी म्हणित व्यक्त झालेले श्रोत्यांवरील कलावंताचे प्रभुत्व जाणतो आणि अशा प्रभुत् ताकत कमी पड़ू नए क्षीण होता असल कलावंत होते मध्यरा नास्कर बुआ मोपे डार दि हिंसा आवड़ती ठुमरी व शेवटी देखो मोरी चुरी करके गय्या हि भैरवी मैफल ऐन रंग अखेर चीज श्रीयुद गोविंदराव टेम्बे पेटी पर उत्कृष्ट सात कर गोविंदरावान बोटा खास बनारसी ढंगा मुर्क्या खटके निगले कि बुआ पुनरुच्चार कर गोविंदरावान सक्रिय कौतुक करावे नविन जागा बुआ त्याही सही सही बुवान प्रमाण वी एकमेकांची साथ करी ते दोगे ही अभिजात कलावंत संगीत रंगाचा मुक्त कंठाने व मुक्त हस्ताने श्रोत्याव वर्षाव करू लगे स्वर्गीय संगीत कभी संपूच नहींवल कसले मी बुवची हे मैफल आजही विसरलो नाही बुवची ही पहिलीच मैफल ऐकत असल्याने संगीताचा कैफ एवढा जबरदस्त असतो याचा अनुभव तेव्हा घेत होतो भारतीय गवई मिंड घसीट युक्त स्वरांनी बांधलेले अस्थायी अंत्रे म्हणतो आणि नंतर सावकाश त्या रागाचा स्वर विस्तार तो मिंड घेऊन स्वरांशी पिळदार खेच करूनच करीत असतो आमच्या रागदारी संगीताचा पाया म्हणजेच विलंपत गायन होय एक एक-एक स्वर कानावर बराच वेळ तरळत राहिल्याने गायकावर व श्रोत्यांवर त्याचा परिणाम चिरकालीन होतो त्या तरळत्या मधुर स्वरांची धुंदी त्यांच्यावर चढते मुरलेला गायक जेव्हा एकेका स्वरावर मुक्काम करीत करीत षड्जावर येतो तेव्हा प्रत्येक स्वर श्रोत्यांसमोर जिवंत उभा करून त्या रागाची सजीव मूर्तीत जणू उभी करीत असतो भास्कर बुवांचा आवाज या विलंबत गायनात मुरल्याने इतका सतेज झाला होता की रागाची मूर्ती या जिवंत आणि मोहक स्वरांनी श्रोत्यांसमोर प्रत्यक्ष उभी करीत अस्थायी अंतरा स्वरेल मिंड घसित युक्त ढंगदार घराणेदार बिलमपतीने रंगवण्यात गायकीचा आणि रागाचा शुद्धपणा ते श्रोत्यांवर ठसवीत रागाचे हे स्वरूप श्रोत्यांच्या मनावर पक्के बसले की मगच ते बढत करीत त्या बढ़तीत विस्तार त्यांचे राग कभी बिघडले नहीं श्रोत्या सरगम करता आली आरी बुआलपति स्वर पक्की तोंडो कर स्वर से चेहरे श्रोत नजरेसमोर सतत रहा श्रोत्या कभी ही विसर पड़ा नहीं रोजच्या मेहनतीत त्या विलंबितिने आणि रागवाचक पलटे घोटून गायकाचा गळा घासला जाऊन तो मोकळा होतो त्याला तेज येते वजन प्राप्त होते त्यांचा दमश्वास वाढतो आणि त्या दमश्वासाचा उपयोग अखंड गायनाचे विविध पॅटर्न्स रचण्यात होतो विलंबत गायनाने गळ्याचे मूळचे दोषही नाहीसे होतात आणि आवाज स्वरेल होतो बावयात प्रौढ़ावस्थेत गायक जातो, तेवा तर या गायनाचा गाय पलटि कसरतीने त्याला अपला गला कम फार मदत होते गुरु साध्यात आकार उकार इकाराने विलंपत करताना, स्वाभाविक आवाजाने गाया से धड़े ही व कोत्या ही आवाज न बदलता मूल स्वरूप सहज फेक करता आम हिंदुस्थानी गायकात तार सप्तकाचे ऋषभ गांधार सुधा अति कष्टाने लोष दस पढ़ भास्कर बुआना फैज मोहम्मद खान दिलेल्या या विशिष्ट तालमीत हा दोष कभी बुआ गिल इतका निकोप साफ लगे कि बहार आणि बसंता सारखे उत्तरांग प्रधान राग गाताना तार सप्तकातील मध्यम पंचम बुवाने घेत बुवच्या बिलंपत गायकीतून निर्माण झालेले स्वरांचे जिवंत सौंदर्य रागांचा साधेपणा आमच्या शिकाऊ गायकांनी घेण्यासारखा आहे त्या मोहक बिलंपतीचा पुनरुद्धार आजचे गायन शिक्षक करतील भास्कर बुआ परंपरे से गायक निर्माण होने आशा है